पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यार्दी वाचक विद्यापाटील प्रकरण पाचवे स्वराज्याचा महामंत्र देणारे पितामह दादाभाई नौरोजी चार नऊ अठराशे पंचवीस ते तीस सहा एकोणीशे दादाभाई नवरोजी देशबांधवांना स्वराज्याचा महामंत्र देणारे पहिले ऋषी सन अठराशे अठ्ठावन्न ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली सन अठराशे ते त्रेपन्न ते एकोणीशे सहा हिंदी राजकारणाचे सूत्रधार होते भारतीय संपत्तीची लूट तिला गळती लागली आहे हे प्रखरतेने मांडले पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल्स इन इंडिया या पुस्तकाद्वारे ब्रिटिश राजवटीच्या घोर दुष्परिणामांची प्रचिती आणून दिली सन एकोणीशे काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणात स्वराज्याचा संदेश दिला सन अठराशे द व्हॉइस ऑफ इंडिया मासिक काढले ईस्ट इंडिया असोसिएशनमधून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत चालना दिली सन अठराशे ब्याण्णव इंग्लंड पार्लमेंटमध्ये सदस्य म्हणून निवड सुविचार हिंदुस्थानातील सर्वात महत्वाचा प्रश्न लोकांच्या दारिद्र्याचा व उपासमारीचा आहे आणि यावर एकच उपाय म्हणजे स्वराज्य होय मनात देश सेवेचे बीज रवले गादाबाईंचा जन्म अठराशे मध्ये मुंबईत एका पारशी उपाध्याय कुटुंबात झाला ते चार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले त्यांच्या मातोश्री मानकबाई यांनी त्यांचा सांभाळ केला त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षीच लग्न केल आणि नंतर पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण घेत आपली आई अशिक्षित असूनही आपल्याला तिने उत्तम प्रकारे संस्कारी बनविले याबद्दल त्यांना आपल्या आईचा सार्थ अभिमान वाटत होता नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत त्यांचे सर्व शिक्षण मोफत झाले आपले शिक्षण मोफत झाले म्हणून आपण देशसेवा करून हे ऋण फेडले पाहिजे असा विचार त्यांच्या मनात दृढ झाला शालेय जीवनात एक हुशार व चमकदार विद्यार्थी म्हणून हे त्यांच्या गुरुजनात प्रिय झाले हा मुलगा देशाला वरदान ठरेल असं त्यांच्या प्राध्यापकांना वाटे त्यांनी विसाव्या वर्षी उच्च शिक्षण पूर्ण केले अठराशे पन्नासमध्ये एलिफ्युस्टन कॉलेजात ते गणिताचे व भौतिक विद्याचे लेक्चर झाले अठराशे चौपन्नमध्ये प्रोफेसर झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सार्वजनिक कार्याचा प्रारंभ झाला देशाला वरदान ठरतील अशी अनेक विधायक कार्य देशात त्यांनीच प्रथम सुरू केली त्याचदृष्टीने ते भारताचे प्रथमेश ठरतात असं म्हटल्यास अतिशय होणार नाही ते पहिले भारतीय प्राध्यापक भारताच्या राजकीय आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी अनेक संघटना स्थापणारे पहिले देशभक्त ब्रिटिश पार्लमेंटमधले पहिले भारतीय सदस्य रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सदस्य आर्थिक परिस्थितीची शास्त्रीय मांडणी करणारे पहिले विवेचक राष्ट्रसभेचे अध्यक्ष होण्याचा मान 10 वर्षात तीन वेळ मिळेलेले पहिले भारतीय पुढारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देश बांधवांना महामंत्र देणारे पहिले ऋषी सर्व दृष्टीने त्यांचे कार्य अतुलनीय एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली त्यातून लोकांना मोफत शिक्षण देणे धार्मिक व सामाजिक विषयांवर चर्चा करणे असे उपक्रम होते अठराशे एक्कावन्नच्या सुमारास मुंबईत मुलींची पहिली शाळा निघाली सत्यवादी नावाचे गुजराती साप्ताहिक काढले त्यातून लोकजागृतीचा प्रयत्न होऊ लागला याच काळात बॉम्बे असोसिएशन नावाची पहिली राजकीय संस्था नाना शंकरशेठ यांनी काढली या संस्थेचे दादाभाऊ तरुण सदस्य होते हिंदी राजकारणाचा पाया घालण्याची सुरुवात त्यांनी या संस्थेद्वारे केली अशा प्रकारच्या संस्था बंगाल मद्रास आदी प्रांतात निघाल्या हिंदी लोकांना वरिष्ठ अधिकारी वर्गात प्रवेश मिळावा कायदेमंडळात हिंदी लोकांचे प्रतिनिधी असावे अशा मागण्या या संस्थांकडून होऊ लागल्या अशा प्रकारे अठराशे ते बावन सालच्या सुमारास मुंबई कलकत्ता मद्रास अशा मोठ्या इलाक्यांच्या राजधानात लोकसत्ताक राजकारणाचा जन्म झाला हिंदी राजकारणाचे सूत्रधार अठराशे बावन्न त्रिपन्न पासून एकोणीश सहापर्यंत हिंदी राजकारणाचत्रधार दादाबाई होत हिंदी राजकारणाचं व अर्थकारणाचा पाया त्यांनी या काळात घातला पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडणाऱ्या आणि त्यातच समाधान मानणाऱ्या देशबांधवांच मानसिक दूर करून ब्रिटिश साम्राज्याच मायावी स्वरूप स्पष्ट क्लि ब्रिटिश शासनामुळे आपल्या दक्षातील दारिद्र्य उपासमार बारी कशी वाढत आह याकड हिंदी जनतची व ब्रिटिश सरकारच लक्ष या याबाबत हिंदी जनता गाफील राहिली तर विनाश अटळ आह याचे ज्ञानदेश बंदवाना वारंवार त्यांनीच प्रथम करून दिले हे त्यांच्या आयुष्यातील धर्मयुद्ध स्नावे लागेल ब्रिटिश राजवटीपासून होणारे घोर दुष्परिणाम कसे टाळता येतील याचेही शिक्षण त्यांनी लोकांना दिले त्या मार्गाने जाणाऱ्यांचे नेतृत्व केले आणि आयुष्याच्या अखेरीस भावी पिढीच्या उद्धारासाठी स्वराज्य हाच एक मार्ग आहे असं त्यांनी एकोणीशे सहामध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावरून नेटाने स्पष्टपणे सोप्या भाषेत बजावले आणि मातृभूमीच्या ऋणातून ते मुक्त झाले त्यामुळेच त्यांना राष्ट्रपितामह ही थोर पदवी प्राप्त झाली ईस्ट इंडिया कंपनी भारतात सतराव्या शतकात आली ही कंपनी व्यापारी असल्यामुळे तिची सर्व धोरणे व्यापारीच होती व्यापारात आपली मक्तेदारी कशी राहील व जास्तीत जास्त संपत्ती कशी मिळविता येईल यावरच कंपनीचे अधिकारी व नोकरवर्ग यांचे लक्ष केंद्रीत झालेले होते पुढे या कंपनीने भारतात राजकीय सत्ता स्थापित केली पण शासनकर्त्यांचे कोणतेही कर्तव्य पार न पाडता लोकांवर जुलूम करु लेखन जबरदस्ती खंडणी घे असे कंपनी अधिकाऱ्यांच धोरण अस 1857 सत्तावन्नमध्ये बंड होऊन कंपनीची राजकीय सत्ता नष्ट राज होऊन ती ब्रिटिश सम्राटाच्या हातात गेली इंग्लंडची राणी भारताची सम्राज्ञी झाली यावेळी राणीच्या नावे जाहीरनामा प्रसिद्ध करून वसाहतीमधील लोकांना म्हणजे येथे हिंदी लोकांना न्यायबुद्धीनं वागविण्यात अशी अभिभाषणे देण्यात आली प्रत्यक्ष व्यवहारात या सर्व आश्वासनांना हरताळा फासण्यात आला आपले व्यापारी आणि राजकीय साम्राज्य भारता स्थिर कसे होईल आणि त्यादृष्टीने कोणते उपाय योजावेत याकडेच ब्रिटिश राज्यकर्त्यांचे लक्ष लागले होते भारतातील दंगे धोपे यांचा बंदोबस्त करून थोडीशी स्वास्थता शांतता निर्माण केली रेल्वे टपाल दळरवळ व्यवस्था इत्यादींच्या सोयी केल्या तसेच राज्यकर्माल चालविण्यासाठी साधे अधिकारी कारकुन इत्यादींची जरुरी भासू लागली मेकॉलच्या शिफारशीप्रमाणे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली प्रथम काळात या प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या हलक्या प्रतीच्या नोकऱ्या सहज मिळू लागल्या या सर्व बदलांमुळे काही लोक फार प्रभावित झाले ब्रिटिश राजवटीमुळे आपले जीवन सुखी शांत आणि समृद्ध होणार अशी त्यांची भावना होऊ लागली भारतातील ब्रिटिश अंमल ही ईश्वरी प्रसाद असून इंग्रज लोक हे परमेश्वराने पाठविलेली देवदूतच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला बुहांदकारात अडकलेल्या हिंदी जनतेला ब्रिटिश मुत्सद्देगिरीचे कृष्ण अंतरंग केवा ब्रिटिश आजोटीची काळी बाजू लक्षात येणे फारच कठीण होते हे कठीण कार्य ज्या एका महात्म्यानं केले तेच दादाबाई नौरोजी। ब्रिटिशांचे राजकारण व अर्थकारण यातील स्वार्थबुद्धी यथार्थपणे जाणण्याची दिव्यदृष्टी दादाबाईंना होती ब्रिटिश साम्राज्याच्या विनाशाची भवितव्य वर्तवले अठराशे एक्कावन्नपासून अठराशे एकाहत्तरपर्यंतच्या काळात भारताची द्रव्य शोषण कोणकोणत्या प्रकारे होत आहे आणि त्यामुळे हिंदी जनता किती दरील झाली आहे याचा अंदाज त्यांनी घेतला व हे द्रव्य शोषण थांबल्याखेरीज हिंदी जनतेचा उद्धार होणार नाही असा ठाम सिद्धांतनं मांडला भारताच्या संपत्तीची लूट होऊन तिला गळती लागली आहे त्यांनी अठराशे एकाहत्तर मध्ये ईस्ट इंडिया फिनॅक्स कमिटीपुढे आणि अठराशे ऐंशी मध्ये फॅमिन कमिशनच्या अहवालात प्रकर्षाने व प्रखरते मांडली ब्रिटिश अधिकारी येथे पैसा पाठवून विलायत्स पाठवितात व तिथे खर्च करतात तसंच इंग्लंडमध्ये नेमलेल्या लोकांना पगार पेन्शन भारतीय दिन दिली जात यामुळे येथे भांडवल संचय होत नाही इंग्रज लोक विलायते जमलेला पैसा भांडवल म्हणून परत येथे आणतात आणि व्यापार धंदा करून अधिक व्याज व नफ्याद्वारे द्रव्यापरण करतात त्यामुळे येथे उद्योगधंद्यांचा राहास होतो तसेच ब्रिटिश साम्राज्याच्या वाढीसाठी आणि बळकटीसाठी जबरदस्त लष्करी खर्च भारतीय तिजोडीनच केला जातो त्यामुळे भारत अधिक दरिद्री बनत आहे उपासमार वाढत आहे भारताची नैसर्गिक खनिज संपत्ती देखील इंग्रज लोक लुटून येत आह अशा लुटीमुळे भारतातील लोकांच्या जीवित शाश्वती ब्रिटिश लुटीत काय राहणार त्यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक लिहून भारतीयांना ब्रिटिश राजवटीचे घोर दुष्परिणाम काय आहेत याची प्रचिती आणून दिली ही पुस्तिका इंग्लंडमध्येही वाचण्यात आली अशा रीतीने लोकांचे द्रव्य शोषण रक्त शोषण होत राहिले तर ब्रिटिश साम्राज्याचा विनाश अट आहे असे भवितव्य त्यांनी वर्तवले स्वराज्याचा संदेश दिला हिंदू स्तरातील सर्वात महत्वाचा प्रश्न लोकांच्या दारिद्र्याचा व उपासमरीचा आहे आणि यावर एकच उपाय म्हणजे स्वराज्य होय या विचारांचा पुरस्कार दादाबाई नोरोजींनीच प्रथम केला राष्ट्रसभेची स्थापना अठराशे पंच्याऐशीमध्ये झाली होती तिच्याद्वारे लोकजागृती करणे राजकारभारात भारतीय लोकांचा सहभाग वाढविणे ही उद्दिष्टे होती इंग्रजांच्या न्यायप्रियतेवरील त्यांचा विश्वास ढळू लागला म्हणून राजकीय सुधारणेस त्यांनी अग्रक्रम दिला दारिद्र्य आणि दास नष्ट करणे ही ध्येय लोकांनी आपल्यापुढे ठेवावेत राष्ट्रसभेतील मतभेद व दुफळी दूर करून राष्ट्रसभा हे बलाढ्य साधन बनवावे व स्वराज्य साध्य करावे असा आत्यंतिक तळवेचा संदेश त्यांनी एकोणीसशे सहाच्या काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणात केला एकी करा चिकाटी धरा चळवळ करा प्रचंड चळवळ करा आणि स्वराज्य मिळवा अशा शब्दात त्यांनी संदेशवाणी झाली या संदेशवाणीचे वर्णन लोकमान्यांच्या शब्दात कोणी वृत्त देवदूत आपल्या तरुण पिढी शिवटचा उपदेश करण्याकरताच अवतरला आहा असा क्षणभर बात झाला प्रथम महाराष्ट्रात व नंतर भारतात जो जहाल राजकीय पक्ष निर्माण झाला त्याला योग्य अशी प्रणात्साहन दादाबाईंच्या तत्वज्ञानातून व संदातून मिळाली यात शंकाच नाही दादाबाई अठराशे पंचावन्न मधकामा कंपनीच नोकर म्हणून विलायतला ग्रिच वर्ष राहिल त्यांनी स्वतःची व्यापारी कंपनीही स्थापन कली होती व्यापारी व्यवहारातही त्यांचोटीचे धोरण होत पण व्यापारापेक्षा त्यांच अंतःकरण दक्षकार्यात मग्न होत इंग्लंडमध्ये त्यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते त्यामुळे तेथील पार्लमेंट सदस्यांशी उदारमतवादी नेत्यांशी त्यांचा चांगला संपर्क स्थापित झाला होता भारताच्या सत्यप्रस्थितीची माहिती या लोकांना देऊन भारताला न्याय मिळवून दिला पाहिजे अशी तीव्र तळमळ त्यांच्या ठाई होती अठराशे मध्ये द व्हाईस ऑफ इंडिया या नावाचे मासेक त्यांनी काढले त्यातून भारताच्या अनेक समस्यांवर लेख लिहिले तसेच ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था स्थापन करून त्यातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळी चालना दिली भारतीय लोकांची उच्च अधिकारपदी नेमणूक व्हावी तसेस इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा इंग्लंड आणि भारतात एकाच वेळी व्हावी म्हणून त्यांनी पार्लमेंटमध्ये त्याचा पाठपुरावा केला अठराशे त्र्याण्णवमध्ये त्यात त्यांना यश मिळाले अठराशे सदुसष्टमध्ये इंग्लड ड्युटीज टू इंडिया असा प्रबंध त्यांनी लिहिला त्यात ब्रिटन आपला भारतातील अंमल तलवारीने टिकवू शकणार नाहीत भारताला न्यायाने वागविले तरच टिकेल असे स्पष्टपणे बजावले भारतातील लोकशिक्षण वाढवून प्रातिनिधिक संस्था कशा चालवाव्यात याबाबत अनुभव मिळणे आवश्यक आहे असं त्यांना वाटे लॉर्ड रिपण या उदारमतवादी व्हायसरातर्फे लोकल सेल्फ संस्था सुरु करण्याची त्यांनी खूप खटपट केली इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवड अठराशे पंच्याहत्तरमध्ये मुंबईत म्युन्सिपल कॉर्पोरेशनची निवडणूक झाली त्यात ते निवडून आले सार्वजनिक खर्च उत्पन्न आकडेवारी इत्यादीबाबत ते आपल्या सहकार्यानं मार्गदर्शन करू शकले इंग्लंडच्या संसदेत उमेदवारी मिळून भारत व इतर वसाहतींचे प्रश्न त्यात मांडावे अशी एक आंतरिक मनिषा त्यांनी होती याबाबत या त्यांनी आपल्या ब्रिटनमधील मित्रांशी चर्चा केली अठराशे शहाऐंशी मध्ये हॉलबर्न या मतदार मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यात ते पराभूत झाले पण या प्रयत्नातून निवडणुकीसाठी मतदारसंघात फिरण्याची आपली बाजू मांडण्याची संधी त्यांना मिळाली व ते काम त्यांनी चोखपणे बजावले अठराशे मध्ये फिजबरी या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली मतदारसंघातून त्यांनी घरोघरी बेटी दिल्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ब्रिटिश राजकारणाविषयी त्यांचा दृष्टीकोन लोकांना माहित होता त्यावेळच्या पंतप्रधान सेल्सबरी यांनी त्यांच्या उमेदवाराविषयी काळ्या माणसास ब्रिटिश जनता आपला प्रतिनिधी म्हणून स्वीकारील काय असे कुस्से उद्गार काढले याबाबत भारतात व इंग्लंडमध्ये देखील तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला अनेक ब्रिटिश लोकांनी त्यांची माफी मागितली आणि त्यांची निवडणूक यशस्वी व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली इंग्लंडचे प्रसिद्ध पंतप्रधान ग्लॅडस्टन यानी यावेळी इंग्लिश जनतेने समुद्रापटीकडे पहावे आणि संकुचित वृत्ती धरू नये असे उद्गार काढले दादाभाई अठराशे ब्याण्णवच्या निवडणुकीत यशस्वी झाल इंग्लंडच्या प्रसिद्ध पार्लमेंटमधे एका भारतीची निवड झाली हा एक भारतीयांच्या दृष्टीने सुवर्णक्षण होता दादाभाईंनी पार्लमेंटच्या पद्धती अल्पकाळात आत्मसात केल्या ब्रिटिश संसदेमध्ये आयर्लंडसाठी होम रूल फॅक्टरी अॅक्ट इंग्लंडचे गोल्ड स्टँडर्ड आणि भारतीय परिस्थितीवर संसद सदस्यांचे लक्ष्य खेचून आणण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला ब्रिटिश मतदारसंघाचे त्यांनी आभार मानले संसदेतील अनेक सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि अठराशे त्र्याण्णवमध्ये फॅरिस्टर हॉलमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये ते इंग्लंडहून कायम भारतात परत आले लंडन इंडियन सोसायटीने त्यांना भावपूर्ण निरोप दिला त्यांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात महात्मा गांधीजी यांनी त्यांची भेट झाली होती आफ्रिकेत गांधीजींनी सुरु केलेल्या आंदोलनाला त्यांचा पूर्ण पाठिंबा होता गांधीजी त्यांना वडील भावाप्रमाणे मानत असत याशिवाय एकोणीशे चारमध्ये एम्स्टरडॅम या शहरात समाजवादी पुढाऱ्यांची एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती तिला दादाबाई हजर राहिले आणि तिथे हिंदुस्थानच्या कोरोनास्पद स्थितीची शब्दचित्रे रेखाटून त्यांनी ब्रिटिश साम्राज्याखाली खितपत पडलेल्या हिंदुस्थानकडे जगातील समाजवादी क्रांतिकारकांचे लक्ष वेधून घेतले अशा प्रकारे विसाव्या शतकाच्या मध्यास भारताला जे स्वराज्य मिळाले त्याची पूर्वतयारी दादाभाईंनी करून ठेवली यापुढील कार्याची धुरा सांभाळणारा गांधीजींसारखा नेता भारताला नंतर मिळाला आहे